पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे एकोणीशे एकवीस साल व पहिली शिक्षक एकोणीसशे एकवीस साल म्हणजे आमच्या दृष्टीने अपूर्व असे सार होते राष्ट्राभिमान राजकारण धर्मभावना कडवेपणा व अध्यात्मभाव या सर्वांचे अपूर्व मिश्रण त्या साली पहाव्यास सापडले या सर्वांच्या मागे शेतकऱ्यांच्या असंतोषाची व मोठ्या शहरातील मजुरांच्या चढत्या चळवळीची पार्श्वभूमी खडी होती राष्ट्रवाद आणि अस्पष्ट परंतु सर्व देशभर पसरलेला अतिशय जोरदार असा ध्येयवाद यांच्या धगिनी या सर्व तऱ्हेच्या व क्वचित प्रसंगी विरोधी दिसणाऱ्या असंतोषाचा मिलाफ होऊन त्यांची शक्ती एकत्रित झाली तथापि या राष्ट्रवादातही अनेक थर होते हिंदूंचा राष्ट्राभिमान सरहद्दीपलेकडे दृष्टी फेकणाऱ्या मुसलमानांचा राष्ट्राभिमान व त्या कालात दोघांनाही क्रमप्राप्त असा हिंदी राष्ट्राभिमान असे भिन्न भिन्न थर दिसून काही वेळेपर्यंत ते एकमेकांशी निगडीत होऊन काम एकजुटीने चालले त्यावेळी सगळीकडे हिंदू मुसलमान की जय अशी चारोळी ऐकाव्यास मिळेल गांधीजींची सर्व वर्गावर व सर्व गटांवर विलक्षण छाप पडली असून त्या सर्वांचा अठरा पगड समुदाय एका दिशेने वाट चालू लागला होता दुसऱ्या एका पुडाऱ्यासंबंधी काढण्यात आलेले उद्गार गांधीजींनाही लागू पडतात गांधीजी म्हणजे जनतेच्या संमिश्र आकांक्षांचे मूर्तिमंत प्रतीक झाले होते यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की त्यावेळेच्या वासनात्व भावनात परकीय सरकारविषयी द्वेष दिसून येत नसे राष्ट्रवाद ही वस्तुता विरोधी भावना आहे इतर राष्ट्रीय गटांविरुद्ध व विशेषतः स्वराष्ट्रावर सत्ता गाजवणाऱ्या परकीय सरकारविरुद्ध जी द्वेषाची व संतापाची भावना जागृत होते तिचे खत पाणी मिळूनच राष्ट्रवाद पोचला जातो एकोणीशे एक साली हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या विरुद्ध अशा प्रकारचा द्वेष नव्हता असे नाही द्वेष होता पण अशाच परिस्थितीत वागणाऱ्या इतर देशांपेक्षा येथे तो फार अल्प प्रमाणात होता गांधीजींनी अहिंसावादाचे व तदंतर्भूत यमनियमांचे जे आग्रह आणि प्रतिपादन चालवले होते तेच या सौम्यपणाला कारणीभूत झाले चळवळीच्या सुरुवातीसरशी लोकांना शक्तीची व स्वातंत्र्याची जी जाणीव झाली व चळवळ लवकरच यशस्वी होणार असा जो आशावाद देशभर पसरला त्याचाही परिणाम द्वेषाच्या व संतापाच्या भावना सौम्य झाला आपली प्रगती इतक्या उत्तम रीतीने होत असता व यशाचे फळ लवकरच आपल्या पदरात पडण्याचे चिन्ह दिसत असता संताप व द्वेष मनात बाळगावा तरी कशाला असा विचार मनात यळी उदारबुद्धी दाखविणे आम्हाला परवडण्यासारखे होते आमच्यापैकी ज्या मूढभर लोकांनी विरुद्ध बाजू घेतली आणि राष्ट्रीय चळवळीला विरोध कला त्यांच्याशी वागताना आम्ही जरी दक्षतेनिव शिष्टाचार सांभाळून वागत असलो तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी फारशी उदारबुद्धी वसत नव्हती जनत त्यांचे मुळीच वजन नव्हते तेव्हा द्वषाचा अथवा संतापाचा प्रश्न त्यांच्या बाबतीत उत्पन्न होत नव्हता आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्षच करीत असू परंतु त्यांचा भेकडपणा व संधी साधूपणा याबद्दल व राष्ट्राची इज्जत व स्वाभिमान यांना काळीमा लागेल असे वर्तन केल्याबद्दल मनातून त्यांचा चिटकारा मात्र वाटत असे अशा प्रकारे आम्ही पुढे चाललो होतो भावना जळजळीत परंतु शबल स्वरूपाच्या होत्या कार्याच्या उन्मादाची पकड आमच्या मनावर घट्ट बसली होती परंतु आम्ही धियासंबंधी स्पष्ट असा विचार मुळीच केलेला नव्हता चळवळीच्या शास्त्रीय बाजूकडे तिच्या तत्वज्ञानाकडे व साध्य होणाऱ्या धियाकडे त्यावेळी आम्ही दुर्लक्ष कसे केले याचे आता आश्चर्य वाटते बद्दल आम्ही अगदी तावाथावाने बोलत असू परंतु त्या शब्दाचा अर्थ प्रत्येकाच्या मनात बहुधा निरनिराळा असावा स्वराज्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य व त्याच्या जोडीला प्रजासत्ताक राज्यपद्धती असा अर्थ तरुण लोक करीत आम्ही त्याप्रमाणे जाहीरपणे बोलतही होतो आमच्यापैकी पुष्क्यांना असंही वाटे की स्वराज्य मिळाले म्हणजे मजूर व शेतकरी यांना जमीनदोस्त करणारा भोजा आपोआप कमी होईल परंतु बहुतेक पुढाऱ्यांना स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्यहून बऱ्याच कमी प्रतीची असे काहीतरी ध्येय वाटत असावे ही गोष्ट उघड दिसत होती गांधीजी या विषयावर काही स्पष्ट बोलत नसत व त्याविषयी स्पष्ट विचारण्याचा प्रयत्न झाला तर त्या प्रयत्नाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत नसे तथापि पद वतीने ते अस्पष्टपणे पण पन जोरदार भाषेत बोलत असत आम्हाला त्यामुळे फार धीर पण त्याचबरोबर ते वरिष्ठ वर्गांनाही मुबलक आश्वासनी देत कोणत्याही प्रश्नाकडे बौद्धिकदृष्ट्या न पाहता व्यक्तींच्या चारित्र्यावर व धर्मभावनेवर गांधीजी भर देत असत हिंदुस्थानातील जनत ताठरपणा व आत्मविश्वास उत्पन्न करण्याच्या कामी गांधीजींनी उदंड यश मिळवल ह खरेच परंतु असेही पुष्कळ निघाले की ज्यांना कणखरपणा अथवा शील यापैकी काहीही साध्य झाल पीळ पीळीत शरीर व मालवलेला चेहरा ही धर्मबुद्धीची बाह्य लक्षणे अशी कल्पना मात्र तुम बसल जनत उत्पन्न झालिलक्षण अशी स्वाभिमानाची वृत्ती पाहून आम्हालाही आत्मविश्वास वाटू लागला शिस्तीने व एकजुटीने चालणाऱ्या देशव्यापी चळवळीत जनता सामील झाली होती या चळवळीमुळे तिच्या अंगी अलोट सामर्थ्य निर्माण होईल असे आम्हाला वाटले क्रिये मागे विचारशक्ती उभी असणे आवश्यक आहे या गोष्टीकडे आमचे दुर्लक्ष झाले स्पष्ट विचारसरणीची आणि निश्चित ध्याची जोड उत्साहाला व कार्यशक्तीला मिळाली नाही तर जनतेची चळवळ शेवटी निष्फळ हे आमच्या ध्यानात राहिले नाही राजकीय व आर्थिक चळवळीत व दुःख निवारण्याच्या कामी स्वीकारण्यात आलेले जे अहिंसेचे तत्व तेच सर्व जगाला आम्हाकडून मिळालेले संदेश संदेशामृत आहे अशी आमची भावना झालेली होती ही आमच्या चळवळी तिला धार्मिक पुनर्जीवनाची भावना आम्हाला काही अंशी उपयोगी पडली जगातल्या सर्व देशात व सर्व लोकात जो एक विलक्षण ग्रह प्रचलित असतो की ईश्वराची विशेष लाडकी लेकरी आम्हीच आहोत त्याच ग्रहाचा पंगडा आमच्यावरही बसला होता युद्ध वगैरे सर्व प्रकारच्या हिंसात्मक झगड्यांच्या तोलाचे नैतिक साधन म्हणजे अहिंसा हे साधन केवळ नैतिकच नव्हते तर ते उत्कृष्ट प्रभावी साधन होते गांधीजींच्या यंत्रविषयक व वर्तमान संस्कृतीसंबंधीच्या कल्पना आमच्यापैकी फारच थोड्यांना मान्य झाल्या असतील ते स्वतः आपल्या कल्पनांना आदर्शवादी व सध्याच्या परिस्थितीत गैर लागू अशा समजत असावेत असा आमचा अंदाज होता मी चळवळीशी अगदी समरस होऊन गेलो होतो माझ्याप्रमाणे अनेकांची स्थिती झालेली होती इतर सर्व संबंध मी सोडून दिले आवडीची पुस्तके मित्र ज्यांच्या हातातील कामाशी साक्षात संबंध येत नसे अशी वर्तमानपत्रे यांच्याकडेही मी पाहतही नसे चळवळ सुरू होईपर्यंत नवीनवी पुस्तके वाचण्याचा व वा जागतिक उलाढालीशी परिचय ठेवण्याचा माझा क्रम होता पण हे सर्व उरकण्यास आता वेळ मिळण्याचा झाला कुटुंबातील मंडळीवर अत्यंत प्रेम असूनही घरच्या माणसांना पत्नीला व मुलीला मी जवळजवळ विसरूनच गेलो त्या काळात माझ्यामुळे घरच्या मंडळींना किती त्रास करावा लागला व माझ्या पत्नीला माझ्याशी वागताना किती सोषिकपणा दाखवावा लागला असेल याची मला नंतर कित्येक वर्षांनी जाणीव झाली कचेरीत कमिटीच्या बैठकीत व सभातूनच माझा सर्ववेळी खर्च होत होता खेड्याकडे चला ही घोषणा त्यावेळी सगळीकडे दुमदुमत होती व आम्ही तिला अनुसरून शेते तुडवत लांब लांबच्या खेड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सभांसाठी जात होतो जनतेच्या भावनांशी समरस होत असताना व जनमतावर प्रभाव गाजवित असताना जो एक रोमांचकारी अनुभव येतो हो त्याची गोडी मला त्या काळी चाखाव्यात सापडली जनसमुदायाचा मला अधिकाधिक परिचय होत जाऊन शहरातील जनता व शेतकरी यांच्यातील भेद मला समजू लागले धूळ दगदगीची रहानी मोठमोठ्या समांमध्ये होणारी धक्काबुक्की माझ्या अंगवर्णी पडली पुष्कळदा त्यांच्या बेशिस्तपणाचा मात्र मला राग येत असे त्यानंतर एखादी ठिंगी पडली असता भडका उडेल अशा विरोधी मनस्थितीत असणाऱ्या व चिडून गेलेल्या समाजास तोंड काही प्रसंग माझ्यावर आले अशा प्रसंगी त्यावेळी मिळालेल्या अनुभवाचा व आत्मविश्वासाचा फायदा मला चांगलाच झाला मी थेट गर्दीत जात असे लोकांवर माझा विश्वास असे आणि लोकांनीही आतापर्यंत मतभेद असला तरी मला मोठ्या सौजन्याने व वा समजुतीने वागविले आहे परंतु अशावेळी लोकांची मने चंचल बनलेली असतात तेव्हा भविष्यकाळी मला कदाचित निराळाही अनुभव येईल मी लोकसमुदायाकडे धाव घेतली व लोकही माझ्यामागे चालू लागले तथापि मी त्यांच्याहून निराळा आहे ही भावना नष्ट झाली नव्हती माझ्या विचारांच्या उंच फांदीवर बसून मी लोकांकडे सूक्ष्मदृष्टीने पाहत असे माझ्याभोवती जमलेल्या हजारो लोकांपेक्षा माझ्या सवयी माझ्या आकांक्षा माझा मानसिक व आध्यात्मिक दृष्टिकोन वगैरे प्रत्येक बाबतीत मी निराळा असता या लोकांचा माझ्यावर इतका लोभ व विश्वास का असावा याचे मला राहून राहून आश्चर्य वाटे निराळा दिसलो तरी मी तसा नाही असे त्यांना वाटत होते काय माझ्याशी त्यांचा अधिक परिचय झाला म्हणजे मग माझ्याशी असलेले संबंध ते कायम ठेवतील की नाही काही डोंगीपणा करून तर मी त्यांचा विश्वास संपादन करीत नाही ना मी त्यांच्याशी खुल्या दिलाने व सरळपणाने वागत होतो कधीकधी मी त्यांना रागेही भरत असे आणि त्यांच्या श्रद्धा व चालीरीतींवर टीकाही करीत असे तथापि त्यांनी मला अंतर दिले नाही ते माझ्यावर प्रेम करीत नसून माझ्यासंबंधी त्यांच्या मनात जे काही काल्पनिक चित्र निर्माण झाले होते त्याच्यावरच ते इतकी माया करीत असावेत हा विचार मात्र माझ्या मनातून कधी गेला नाही ते काल्पनिक चित्र किती काळपर्यंत टिकणार ते टिकूतरी का द्यावे आणि ते खाली पडून फुटून गेले व खरी वस्तुस्थिती उघडकीला आली तर काय परिणाम करतील मी अनेक बाबतीत मोठा गर्विष्ठ आहे परंतु या साध्यामुळे लोकांशी वागताना गर्विष्टपणाचा प्रश्नच येत नसे कृत्रिमता हीन मनोवृत्ती वगैरे गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या स्वतःला त्यांच्यापेक्षा वरिष्ठ समजणाऱ्या आपल्या वर्गातच। त्या जास्त प्रमाणावर आढळतात त्यांची बुद्धीनी संशय जड होती व्यक्तिशहा मनाला चटका लावतील असे गुन्हे त्यांच्यापाशी नव्हते परंतु त्यांच्या समुदायाकडे दृष्टी टाकली की अपरंपरादयने हृदय भरून येत असे व लवकरच काहीतरी दुःखद प्रसंग ओढवणार आहे अशी हुरहूर मनात उत्पन्न होईल आमच्यापैकी निवडक मंडळींची कामे जेव्हा व्यासपीठावर व्हावायची असतात तेव्हाच्या सभा मात्र अगदी अगदी निराळ्या तऱ्हे आहोत तेथे ते कृत्रिमपणाला भरपूर अवसर होता व आमच्या अलंकारमय भाषणातून नटवेपणाची उनवी कोणाला भासली नसती आमच्यापैकी बहुतेक सर्वज या कडक भाषणाच्या मोहाला बळी पडत असावेत पण याबाबतीत खिलाफतीचे पुढारी सर्वांवर ताण करीत मोठ्या श्रोतृ भाषण करताना स्वाभाविकपणा कायम ठेवणे बरेच अवघड आहे मिळालेली आणि आमच्यापैकी तर फारच थोड्यांना जाहीर प्रसिद्धीपूर्वी अनुभवण्यास सापडलेली असल त्यामुळे प्रमाणे विचारमग्न व गंभीर दिसण्याचा व थट्टा बस्करी अजिबात टाळून वागण्याचा आम्ही प्रयत्न करीत असू आम्ही चाललो बोललो अथवा हसलो तरी हजारो डोळे आमच्याकडे लागलेले आहेत याची जाणीव आमच्या मनाला सतत होत राही व मग वर्तनात कृत्रिमपणा येऊ लागची भाषणे बहुधा चांगली वक्तृत्वपूर्ण अशी होत पण विचारांच्या दृष्टीने ती बहुदा पोकळच असत आपण दुसऱ्याच्या नजरेला जसे दिसतो तसे स्वतःच्या नजरेला सहजासहजी दिसत नाही मला स्वतःवर टीका करता येईना म्हणून मी दुसऱ्याच्या वागणुकीकडे लक्षपूर्वक पाहू लागलो आणि त्यापासून मला पुष्कळच आनंद लुटाव्यास सापडला पण नंतर मन अस्वस्थ करून सोडणारा असा एक विचार विचारमणात उद्भवला की मी सुद्धा दुसऱ्यांना असे हास्यास्पद दिसत असेन सर्व वर्षभर काँग्रेस कार्यकर्त्यांना व्यक्तीशा अटक करण्यात येत होती व शिक्षाही होत होत्या परंतु सामुदायिक अटकेचे उदाहरण आतापर्यंत घडलेले नव्हते अली बंधूंना हिंदी हो सैन्यात अप्रिती फैलावण्याचा प्रयत्न केल्यावरून भरभक्कम शिक्षा ठोठावण्यात आली ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली त्या भाषणाचा शेकडो सभळातून हजारो लोकांनी पुनरुच्चार केला मी केलेल्या काही भाषणांमुळे माझ्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात येणार अशी जास्ती वाटत होती तथापि त्यावेळी ते काहीच प्रकार झाला नाही वर्षाच्या अखेरी अखेरीला मात्र निकराचा प्रसंग येऊन ठेपला प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानात येणार होते व त्यांच्या भेटीनिमित्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या समारंभावर बहिष्कार घालण्याचा निश्चय काँग्रस्त जाहीर केला होता नोव्हेंबरच्या शवटी बंगालमध स्वयंसवकांच्या बे संस्था बेकायदशी ठरवण्यात आल्या व संयुक्त प्रांतात त्याचीच पुनरावृत्ती झाली देशबंधू दासांनी बंगालला एक मोठा तेजस्वी संदेश पाठविला माझ्या मनकटाभोवती बड्यांचे चाप बसले आह व माझे शरीर लोहशृंखलानी जखडले गिला वाटत माझ्या जीवाला पारतंत्र्याच्या बंधनांमुळे ही टोचणी लागली आह सर्व हिंदुस्थान हा एखाद्या विस्तीर्ण बंदी झाला आह मी बाहेर असलो काय किंवा तुरुंगात पडलो काय मी जिवंत राहिलो काय किंवा मेलो काय काँग्रेसचे कार्य तसेच चालू ठेवा संयुक्त प्रांतात आम्ही सरकारचे आव्हान स्वीकारून असे जाहीर केले की आमची स्वयंसेवक संघटना पूर्वीप्रमाणेच काम करीत राहील एवढ्या आम्ही थांबलो नाही दैनिक वृत्तपत्रांमधून स्वयंसेवकांच्या नावांच्या याद्याही आम्ही प्रसिद्ध केल्या पहिल्या यादीत अग्रभागीच माझ्या वडिलांचे नाव होते वस्तुता ते स्वयंसेवक नव्हते परंतु सरकारचा अवमान करण्याच्या बुद्धीनेच ते स्वयंसेवक दलात दाखल झाले व त्यांचे नावही प्रसिद्ध करण्यात आले प्रिन्स ऑफ वेल्स आमच्या प्रांतात येण्याच्या आधी थोडे दिवस म्हणजे डिसेंबरच्या प्रारंभी सामुदायिक गटके सुरुवात झाली गटिका अगदी बुडण्याची वेळ आली आहे याची आम्हाला कल्पना होतीच सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये केव्हा ना होऊ घातलेला झगडा सुरु होण्याचा रंग दिसू लागला तुरुंगाची अद्याप ओळख झालेली नव्हती व बंदीवासाच्या कल्पनेतील नौखेपणा अद्याप कायम होता एके दिवशी उशिरापर्यंत बसून अलाहाबाद काँग्रेस कचरीतील का तुंबलेले काम मी आटोपून टाकत होतो इतक्यात एक कारकुन गडबडीने तिथे आला व त्याने झडती वॉरंट घेऊन पोलीस आले आहेत व इमारतीला त्यांनी गराडा घातला आहे असे सांगितले अशा प्रकारचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे हो माझेही मन थोडेसे प्रक्षुब्ध झाले परंतु पोलीस आले अथवा गेले तरी आपल्याला त्याची परवा नाही आणि आपली मनाची शांती अथवा सावधानता ढळणार नाही अशी बतावणी करण्याची मनात प्रबळ इच्छा होती म्हणून एका कारकुणाला झडतीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर जा व त्यांना कचेरीच्या खोल्या दाखवा असं मी फरमावले व कचेरीच्या बाकीच्या सर्व लोकांनी शिपायांकडे लक्ष न देता आपापले आप काम करीत राहावे असे मी बजावले काही वेळाने माझ्या एका सहकारी मित्राला कचेरी बाहेरच पोलिसांनी पकडले होते तो माझा निरोप घेण्यासाठी आत पोलीस बरोबर होताच मी अमान्यतेने इतका फुगून गेलो होतो की हे अपरिचित प्रसंग देखील नित्याचे आहेत असे समजून आपण चालले पाहिजे अशी मी कल्पना करून घेतली आणि माझ्या सहकार्याशी मी अगदी तुसडेपणाने वागलो मी पत्र लिहित होतो ते संपेपर्यंत जरा थांबा असे मी माझ्या मित्राला व पोलिसाला सांगितले व तेही अगदी औपचारिकरित्याने थोड्याच अवकाशात शहरात आणखी धरपकड झाल्याची बातमी आली शेवटी घरी जाऊन काय झाले आहे ते पहावे तरी असे ठरवून मी तिकडे गेलो तेथे आमच्या मोठ्या घरापैकी एका भागाची पोलीस झडती घेत होते माझ्या वडिलांना व मला दोघांनाही पकडण्यासाठी ते आले आहेत असे मला सांगण्यात आले प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवरील बहिष्कार आमच्या अटकेमुळे जितका यशस्वी झाला तितका दुसरे काही केले असते तरी तो यशस्वी झाला नसता जेथि जिथे जे युवराज गेले तिथे तिथे हरताळांनी व ओस पडलेल्या रस्त्यांनीच त्यांचे स्वागत केले अलाहाबादला ते आले तेव्हा सारे शहर स्मशनासारखे शुष्क झाले होते काही दिवसांनी ते कलकत्त्याला गेले असता त्या प्रचंड शहरातले सर्व धंदे काही काळपर्यंत एकदम बंद पाडण्यात आले प्रिन्स ऑफ वेल्सचा चांगलाच पाण उतरा झाला पण त्यांचा त्यात ते काहीच दोष नव्हता हो आणि कोणाच्याही मनात त्यांच्याविषयी वैयक्तिक द्वेषभावही नव्हता आपले मृत्यूपंतला लागलेले वर्चस्व सावरून धरण्यासाठी हिंदुस्तान सरकारनं त्यांच्या प्रतिष्ठेचा उपयोग करून घ्याचा प्रयत्न चालवला होता तो फसला इतकेच। संयुक्त प्रांत व बंगालमध अटकमजत्र सुरु झाले दोन्ही प्रांतातील झाडून सगळ्या पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व हजारो स्वयंसेवक तुरुंगात ग्रि संयुक्त प्रांत काँग्रस्त कमिटीच्या सर्व सभासदांना बैठक चालू असताना एकाच वेळी अटक केली गेली ज्यांनी काँग्रस्तिच्या राष्ट्रीय चळवळीत मुळीच भाग घाला नव्हता अशा कित्येकांनी उत्साहाच्या भरात आम्हाला अटक करा असा अट्ट धरला कसे इथून परत येत असताना सरकारी कारकून या लोंड्यात सापडले की घरी पोचावयाच्याऐवजी तुरुंगात पोचायचे अशी उदाहरणे त्यावेळी घडली पोलिसांच्या मोटारमध्ये तरुण माणसे व मुले घुसून बसत आणि बाहेर येण्याचे नाकारत दररोज संध्याकाळी जयघोषाच्या निनादात लॉरी मागून लॉरी तुरुंगाकडे येत असे ते आम्हाला आत बसल्या बसल्या ऐकू तुरुंग भरून गेले आणि या विलक्षण प्रकाराला तोंड कसे द्यावे हे तुरुंगाधिकाऱ्यांना सुचेना कधी असे होत असे की पोलीस लॉरीतून वारंटात नमूद केलेली माणसांची संख्या आलेली असेल म्हणून पाहाव्या जावे तो मोटारमधून त्यापेक्षा अधिक माणसे बाहेर पडत व मग काय करावे याची तुरुंगावरील अधिक अड्यास पंचायत पडे कारण अशा प्रसंगी कसे वागावे याबद्दलचा कोणताही खुलासा जेल मॅन्युअलमध्ये सापडण्यासारखा नव्हता भरमसाठ धरपकड करण्याची पद्धती सरकारने हलके हलके सोडून दिली प्रमुख लोकांना सोडे पकडण्याचे धोरण ठेवण्यात आले लोकांमधील उत्साहाची पहिली लाटही काही काळाने ओसरली आणि विश्वासाचे सगळे कार्यकर्ते तुरुंगात अडकल्यामुळे बाहेर धरसोडीचे व असहायतेचे वातावरण पसरले तथापि हा बदल वरवरचा होता आकाश अद्याप मेघांनी व्याप्त होते गडगडाट चालू होता आणि उलथापालती होण्याचा संभव दिसत असल्यामुळे वातावरण अद्याप गरम होते डिसेंबर एकोणीसशे ते जून एकोणीशे पर्यंत जवळजवळ तीस लोक असहकार्याच्या चवळीत भाग घेतल्यामुळे तुरुंगात गेल बहुतेक मुख्य मुख्य पुढारी तुरुंगात पडले असले तरी चळवळीचे सेनानी महात्मा गांधी अध्यापी बाहेर होते व रोजच्या रोज संदेश देऊन व दिशा दर्शवून लोकांचा उत्साह ते कायम रागत होते अनेक अनिष्ट प्रसंगही त्यांच्यामुळे टळले सरकारने अद्याप हात लावला नव्हता हिंदी फौजेवर व पोलिसांवर त्यांच्या अटकेचा वाईट परिणाम तर होणार नाही ना अशी सरकारला भीती वाटत होती एकोणीशे बावीसच्या सुरुवातीला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे सर्वच देखावा पालटला तुरुंगात आम्हाला कळले की गांधीजींनी चळवळीचे सर्व चढाऊ कार्यक्रम बंद केले असून कायदेभंगाची चळवळ थांबविली आहे ही बातमी ऐकून आम्ही थक्क झालो गोंधळून गेलो वृत्तपत्रात बातमी वाचली की चौरी चौरा नावाच्या गावी खेडूतांच्या जमावाने पोलिसांचा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने पोलिसांसकट चौकीला आग लावून दिली आणि त्यामुळे सहासात पोलीस जवळून मिले आमचे संघटित होत चालले असता व सर्व दिशांनी आमचे पाऊल पुढे पडत असता चवळ थांबवण्यात आली याचा आम्हाला राग आला परंतु आमची निराशा झाली असली अथवा आम्हाला राग आला असला तरी आम्ही तुरुंगात अडकलो होतो त्यामुळे कोणाला काहीच करणे शक्य नव्हते हो कायदेभंग बंद पडला असहकारतेची ही सद्दी संपली कित्येक महिन्यांच्या दगदगीनंतर व चिंतेनंतर सरकारला हुश्य करावायला फुरसत मिळाली स्वतः पुढाकार घेण्याचा सुयोग सरकारला इतक्या दिवसानंतर प्राप्त झाला काही आठवडे गेल्यावर सरकारने गांधीजींना पकडून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावली